श्रीपादशी वल्लभ न हरि दत्ता या दिवांद सरस्वती सर्वे नात पाच श्रीपादशे वल्लभ न हरी दत्तापेया दिव्या सरस्वती सर्वे ना श्री दत्त महात्म्य अध्याय त्रेचाळीसावा श्री गुरुदत्ता त्रेयामहा हे दत्ता मी तुला नमस्कार करतो तुझ्या चरणांना वंदन करतो माझ्या अपराधांची क्षमा कर असे म्हणून आयुराजा भूमीवर पडला वेदधर्मादीपकाला म्हणाले त्या आयुराजाच्या मनात चिंता आणि उद्वेग निर्माण झाले दत्ताचे चार प्रकारचे भक्त आहेत पहिला अर्थी दुसरा आर्त तिसरा मुमुक्षु व चौथा मुक्त हे है सर्वच पुण्यवंत आहेत पदरी पुण्य असेल तरच ईश्वराच्या ठिकाणी देवतांवर जडते बाणकर्त्याचे चित्त जसे एकाग्रपणे लक्ष्यावर असते तशी मुक्ताची वृत्ती ईश्वराचे ठिकाणीच सादर असते तो निद्रिस्त असला तरी त्याचे लक्ष ईश्वरावरून चुकत नाही इतरांचे तसे नसते मुक्तांची ही अवस्था म्हणजेच ईश्वराची अंतर्निष्ठा याला उपमा म्हणजे जारिणीची वृत्ती जशी जाराकडे दृढ असते तशी असो जे कर्म मनपूर्वक केले जाते तेच उत्तम केवळ काही कर्म उत्तम घडत नाही मुक्त हा प्राय अंतर्निष्ठ असतो तो जरी बहिरनिष्ठ झाला तरी त्याचा व्यवहार चितस्वरूपाला धरून स्पष्ट असतो हा चारही भक्तांमध्ये सर्वात प्राज्ञ व श्रेष्ठ असतो त्याहून खालच्या पातळीवरचा तो मुमुक्षु तो ईश्वरावर प्रेम करतो त्याचे चित्त घरात रमत नाही तो उदासीनपणाने वाक्तो भगवत भक्तीमध्ये जागृत असतो आणि त्याला विषयांची गोडी नसते तो काम्य कर्माचा त्याग करतो निष्काम कर्म आदरतो भागवत धर्म आणि शांतीप्राप्तीसाठी तो सेवा करतो तो भक्तिभावाने ईश्वराप्रित्यर्थ कर्मे करतो तिसरा भक्त आर्त म्हणून आहे तो याहून खालच्या पातळीवर असतो संसारात ज्या अनंत आशा असतात त्यापैकी एका एकीचा एकाएकी भंग झाला म्हणजे मनुष्य तत्क्षणी आर्त होतो किंवा तीव्र पीडा झाली असता पुण्यपदरी असेल तर केवळ ईश्वरावर भक्ती होते ती आर्तभक्ती ज्ञानी भक्तता होण्यासाठी आधी जिज्ञासुकता आवश्यक असते ही अशी आर्तता आधी की जिज्ञासुता सहज येते या पृथ्वीवर जो कामार्थी मनुष्य धन स्त्री व पुत्र आदींवर दृष्टी ठेवून अविवेकीपणाने परमार्थाकडे लक्ष देत नाही त्याच्या पदरी पुण्य असेल तरच ईश्वरावर त्याची भक्ती जडते अन्यथा क्षुद्र दैवतांवर जडते अर्थप्राप्तीसाठी जरी क्षुद्र देवतेची भक्ती केली तरी ती भजनाच्या बरोबरीची आहे परंतु मूळ लोक भुलतात कोणत्याही देवतेचा प्रेरक व फलदाता एक ईश्वरच आहे हे लोक जाणत नाहीत म्हणून पुन्हा दुःख भोगतात ईश्वर सर्व काही देतो असे जो जाणतो तो ईश्वराला भजतो, तो पुण्यवान अर्थार्थी जो पापी अर्थार्थी त्याचे चित्त ईश्वराकडे वळत नाही तो शीघ्रफलाची इच्छा करतो ते ते नश्वर असते देवतेप्रमाणे ईश्वर सत्वर फल देत नाही भक्तीने पापाचा संहार झाल्यावर तो वर देतो ही भक्ती पूर्वार्जितानुसार घडते तिच्या योगे पामर नर सुद्धा सत्वर पावन होतो पैकी एक भक्ती मिळाली तरी दुर्गती येत नाही त्या नराची दुर्मती पालटून ती भक्ती त्याला वर आणते मुक्तीचे नाना उपाय आहेत ते सर्व कष्टाचे आहेत भक्ती हे एकच सुलभ व सुखाचे साधन आहे ते आचरणारा सद्बुद्धीचा मनुष्य दैव जरी पडला तरी ईश्वर त्याच्यावर खात्रीने व सर्वथा कृपा करतो भगवत भक्तीचा हा महिमा आहे की ती भक्ताचे पतन होऊ देत नाही किंबहुना त्याचे पूर्वीचे दुर्वर्तन सुद्धा त्याच्या दुष्ट वासना नष्ट होतात व त्याला उत्तर शांती येऊन अनुक्रमाने वैराग्य जगते हे दीपका असे साधन दुसरे कोणतेच नाही पहा हा उर्वशी नंदन अर्थात आयुराजा निश्चितच पुण्यवान राजाने दंभ आदी दोष टाकून पुत्रार्थी होऊन दत्तापाशी येऊन तो तेथे ते सेवा करत राहिला त्याची सर्व पाप गेले पुत्र रूपी अर्थाची प्राप्ती त्याला होऊन तो सुखात असता दैव योगाने त्याला आर्तपणाले आर्त झाल्यावर आर्त सुद्धा पूर्वभक्तीच्या योगाने त्याने आर्तपणाने सत्वर सादर दत्तपदी निर्धार ठेवला पूर्वीची सकाम भक्ती एकपट होती आर्त झाल्यावर ती दुप्पट झाली परंतु ती तिप्पट व्हावी अशी देवाची स्पष्ट इच्छा होती म्हणून राजा शोकाने पीडित होऊन राहिला हे जाणून अत्रिनंदन श्री दत्त नारदाला म्हणाले राजा शोकाने व्याप्त होऊन दैव योगाने आर्तभक्त झाला आहे त्याला उपदेश करून तो उत्तम ज्ञान दे पूर्वी तपश्चर्या करून त्याचे अंतःकरण शुद्ध झाले आहे आता बोध घेऊन तो मुमुक्षु झाला आहे भगवंताची ती आज्ञा मानून नारदाने स्कंदी वीणा घेतली व भजन करीत तो निघाला हरिरामाचे भजन करत वीना वाजवत तो राजा पाशी आला राजाने नारदाला नमस्कार केला व म्हटले सुदैवाने आपले शुभ आगमन झाले त्यांना आसन देऊन त्याने त्यांची पूजा केली व विनयपूर्वक म्हटले आज आपले दर्शन झाले हा माझ्या भाग्याचा दिन संतांच्या पावलांचे पूजन घडले या अखिल ब्रह्मांडात संता एवढे उपकारी कोणीही नाहीत ते अंतःकरणाचे कोमल असतात व मेघाप्रमाणे दयेचा वर्षाव करतात त्यांना वंदन केल्याने सर्व देव संतृप्त होतात अज्ञान रूपी निद्रेत सुप्त असलेल्यांना ते जागृत करतात यावेळी मी सागरात बुडालो आहे हे, हे जाणून मला हात देण्यासाठी श्री दत्ताने तुम्हाला येथे पाठविले आहे काय मला दत्ताने पुत्र दिला तो अकस्मात नष्ट झाला त्याच्या विरह शोकात मी आहे आता मी काय करू त्याचे हे असे बोलणे ऐकून नारद हसून म्हणाले त्या दत्ताचे एकदाच स्मरण केल्याने संसाराचा नाश होतो राजा तू माहुरात राहून त्या दत्ताची शंभर वर्षे सेवा केलीस तरी सुद्धा शोक करतोस पुत्र म्हणजे गौणात्मा हे, तुला जर समजले असते तर हा शोक कसा निर्माण झाला असत रे पुत्र स्त्री त्याचप्रमाणे हे शरीर सर्व नश्वर असून लोक ह्यांना शाश्वत मानतात ह्याचेच फार आश्चर्य वाटते राजा तुला हाच भ्रम झाला आहे म्हणून तू गौणात्म्याची चिंता करतो आहेस आणि मुख्यात्माला विसरतोस देह हा मातीच्या घड्याप्रमाणे विकारी असून त्याचा साक्षी जो तू तो अंतरात अविकारी व अजरामर आहे। आहेस हे जाण ही समर्थांची उक्ती आहे व्यर्थ भरकटू नकोस प्राण इंद्रिये मन बुद्धी व अहंकार याहून वेगळा तू साक्षी आहेस हे जाण देह वधू पुत्राधिक ह्या सर्वान मध्ये तु ज्याला अधिक आवडतोस तो लोहचुंबकासारखा चाळविणारा केवळ तू अर्थात आत्मा अरे हे देहादिकव तुझ्या योगी युक्त होतात तोच तू ह्या मनाचे फेरे स्वस्तपणे पाहतोस श्लोक अनार्यस तू विज्ञेय देहेंद्रिय मनो धिया साक्षिण परमानमसंगो न अर्थात देह इंद्रिय, मन व बुद्धी यांचा साक्षी जो असंग व जन्मा परमात्मा त्याला जो जाणत नाही तो अनार्य समझावा बुद्धी प्रलीन झाली की सुषुप्ती अवस्था येते तीच बुद्धी जागी झाली म्हणजे जागृत अवस्था दिसते हा सर्व प्रपंच बुद्धिनिष्ठ आहे त्या बुद्धीचा तू स्पष्ट साक्षी आहेस तू अदृश्य आहेस मग तुला शोक व कष्ट कसे येतात मी जगून नसावे या प्रेमाने जो स्वतःसाठी स्त्री पुत्र आदी सर्वांना जोडून घेतो तो, तो अर्थात आत्मा स्वतः कधीही त्यांचा करता होत नाही तो जो सर्वांहून पलीकडचा वेगळा तो आहे तोच तू आहेस असे मी तुला सांगतो ज्याला सर्वज्ञ म्हणतात जो ईश्वर रूपाने सर्वांना पाळतो प्रत्येक शरीरात जीव रूपाने खेळतो ज्याला जाणले असता सर्व कळून येते ज्याच्यामुळे जीवाला कर्तृत्व येते जो कर्माची फले देतो जो तमक कार्याला शिवत नाही ज्याला स्तूल अगर सूक्ष्म म्हणवत नाही सर्व आनंदाचे ठेव जेथे विसावे घेतात हे जे शिव परमात्म रूप तेच मी असे ध्यानात आल्यावर मग दुःख शोक काम कोप पाप व ताप कोठे देह ओवळा मिथ्यात्मा असून त्याचा साक्षी सोवळा मुख्यात्मा आहे पुत्र हा गौण आत्मा असून तो सदैव दुःखात्मा असतो हे अद्वैत ज्याला माहीत नाही त्याला पुत्र न होण्याचे सतत दुःख असते यदा कदाचित गर्भधारणा झालीच तर गर्भात पीडा होते प्रसूतीच्या वेळी तो सूत मरणप्राय वेदना देतो उपजला की ह्याला ग्रहांची पीडा होईल किंवा कसे ही चिंता सुरू होते बालवयात एकाएकी व्याधी येतात त्यामुळे माय बापांना भीती वाटते ते मूल थोडे मोठे झाले शेजारी बाजारांच्या तक्रारी येऊ घेऊन येते ते लोक शिव्या देतात आणखी थोडे मोठे झाले की, की आईबापांना भीती वाटू लागते की हे मूर्ख तर होणार नाही तो मुलगा मोठा होत असताना चांगली विद्या शिकला नाही म्हणजे घोर चिंता वाढवितो नंतर त्याच्या वयाची वर्षे वर्ष वर्ष आईबाप मोजतात व म्हणतात अजून ह्याच्या विवाहाची योजना नाही पुढे कसे होणार अशी शंका वाटत असता विवाह होतो परंतु परस्परांची प्रीती जडत नाही मग मोठी चिंता पडते असो ते परस्परांवर अनुरक्त असूनही त्यांना संतती न जादी, तर मग दुसरा विवाह करावा किंवा कसे हा विचार चालू होतो दैवयोगाने अनुकूल काल आला व पुष्कळ संतती झाली तर ह्यांच्या भरणपोषणाची सोय काय ही चिंता सुरू होते पुत्र हाच आत्मा ही दृष्टी ठेवून जे लोक राहतात त्यांना मरेपर्यंत उत्तरोत्तर दारुण व घोर दुःख सोसावे लागते जन्माला आल्यापासून हा पुत्र शोक रूपी अग्नी आई बापांना जिवंतपणे खात्रीने जाळून टाकतो असे हे पुर जाणून घेऊन तू गौणात्म्याविषयीचे प्रेम टाकून दे व प्रीती धरण समाधानात राहा तू ज्याच्या शोक करतो आहेस त्या पुत्राला हुंडासुराने आपला शत्रू मानून मारण्यासाठी आपल्या नगरात नेहला आहे तो पुत्र दैवयोगाने शत्रूच्या हातातून सुटून एका मुनीच्या हातास लागला आहे तो सध्या सुखात आहे भविष्यकालात तो विद्यावंत होऊन शत्रूला मारून स्वत विवाह करून स्त्रीसह येऊन तुम्हाला भेटेल तू तु पुत्राची चिंता करू नकोस तो राज्य करून पुढे त्याच देहाने इंद्रपदावर आरूढ होईल असे सांगून नारद त्वरेने निघून गेले राजा समाधान पाहून प्रियेला म्हणाला नारदाने जो आत्मा व अनात्मा ह्याबद्दल उपदेश केला त्याचा विवेक करून तू सर्व शोक टाकून दे कोण कोणाचा मुलगा व्यर्थ मोहकशाला स्नेहाचा बंद तोडून टाक मग मन शांत होईल मी प्रयत्न करून श्री दत्ताला प्रसन्न केले त्याने वरदान मागण्यास सांगता मी पुत्रा काही मागितले नाही मग एकच वरदान मागताना दत्ताने सूचक रीतीने सांगितले की पुत्र शोक देईल ते मी समजून घेतले नाही माझा वंश वाढावा म्हणून डोक्यात वेड भरून घेऊन मी व्यर्थ फसलो हे आता उमजले वेद जे परोक्ष सांगतात ते मूर्खाला तो भलतेच समजतो आणि मग अनर्थ होतो नारद जे बोलला ते आता उमजले दत्ताची जी सेवा केली तिचे हे फळ आहे तप यज्ञ जप व दान करूनही जो दर्शन देत नाही त्या भक्तिगम्य त्रिनंदनाने मला दर्शन दिले त्याचा केवढा हा उपकार राजा असे म्हणताच राणीचे करण द्रवले तिने मनोमन श्री दत्ता दत्ताला वंदन केले वो मनात प्रेम दाटून येऊन राजाला मनाली, प्रिया हे बोलणे मला मृत संजीवनीसारखे वाटते नारदाने सांगितलेले सर्व वेदांचे सार आहे ते ऐकून माझे मन शांत व निवांत झाले आहे त्या श्री दत्ताने कृपा केली म्हणून नारदाची फेरी झाली आता मनाची सर्व भ्रांती फिटून दत्ताच्या चरणी भक्ती जडली आहे हे भगवंता दत्ता तुझा जय जयकारस तू गुणद्रव्य क्रियात्मक ज्ञानशक्तीक नाना रूपधारक भासुतोस माईकसा दिसतोस तू संहारक शंकर ब्रह्मांडे उत्पन्न करणारा व जगतपालक विष्णू अशा अनेक रुपात एकटा आहेस हे अपर्णे लक्ष्मीवरा सावित्रीचारा सर्वाधारा परातपरासगुण रूपा तुला नमस्कार असो तू मायेच्या आश्रयाने अनेक रूपात वावरत असलास तरी स्वभक्तांचा उद्धार करणे हा उद्देश त्यामागे असतो माझी मोहरूपी शृंखला तोड ह्या देहाची खोडी मोड कामादी शत्रूंना हा लाव व माला मला तुझा भजनाची गोडी लाव तुझे चरण विसरून मी हे नाना फंद केले आता तुझ्या भक्तीची व भजनाची गोडी लावून माझा भाव घालवून टाक विषयांची इच्छा केली की तू विषय देतोस मुमुक्षुला मोक्ष देतोस मुक्ताला स्वतःच्या चरणी आनंद देतोस असा तू चिंतामणी आहेस तूच माझी सद्गती आहेस अशी प्रार्थना इंदुमतीने केली मग राजाने हात जोडून प्रेमाने दत्ताची पुढील प्रमाणे प्रार्थना केली हे देव देवा दत्ता तुझा कथेचे गायन आमच्याकडून करवून घेवून तुझ्या चरणी आमचे चित्त स्थिर कर माझी वाणी तुझ्या गुणांचे गान करण्यात रमो हेच धन दे माझे हात तुझ्या भक्तांची सेवा करोत हाच वर मला दे तुझे गुण गात असता माझे मन द्रवो त्यामुळे माझ्या कर्माचे ओझे हलके होईल तुझे गुणगातांना अंगाला कंप सुटून रोमान रोमांच उभे राहाव राहावेत उच्च नीच ही भावना नष्ट भावी, येन पक्षी जाळे तोडून पळून जातो त्याप्रमाणे माझे भवरूपी जाळे तोडव आता माझा भाव तुझ्यापदी स्थिर व्हावा मला हे वैभव नित्य असावे राजाने दत्ताची वारंवार अशी स्तुती केली संसारसागराला गायीच्या पावलाच्या आकाराचा क्षुद्र मानून तो राहू लागला इती श्रीमत परमहन सा श्रीमत श्री श्रीमत्परमंसपरीव्राजकाचार्यवर्य श्रीमद्गुदेववासुदेवानंद सरस्वती विरचि श्रीदत्तमहात्चत्देदत्तात्रेयापणमस्तु श्रीवल्ल नी दत्ता गम्या वासुदेवानंद सरस्वती सर्वे पाठ पा